खूब भीति वाटते लंके जाओ नहीं फिर चढ़ना वगैरह है खरच छान है अतिशय सुंदर देश है अन्व पुष्क संगे स नहीं पग चढ़ नहीं है फिर तीन सीतापोटा जी है थोड़े खाली उतरा चाहिए गेलो बूट घेलो तो ही शक्य है पे से चलीस जन गेलो तोहतीस चौतीस जनच खाली गेलो पुस ग त्यावेळेला सगळे लोक पंचाहत्तरीच्या वरचे आणि ऐंशी पर्यंत होते शंभर टक्के सगळे खाली उतरे मनाचा जर राहिलं हिया तर काही भीती नाही उतरू शकतं व्यवस्थित काही तशी भीती नाही आहे फक्त सावकाश आपल्याला जावं लागतं बाकी काही नाही अत्यंत सुंदर जागा आहे ज्या ठिकाणी सीतेला ठेवलं आपल्याला वाटतं एका ठिकाणी ठेवलं अशोक वाटिकेत असं नाही अशोक वाटिकेमध्ये आत्ता सीताम्याचं मंदिर आहे मध्ये नदी आणि मागे अशोक वाटिका आहे त्यामुळे तिथे हनुमंताची पावलं तेवढंच आहे पण तीन ठिकाणी त्यांनी ठेवलेलं होतं त्यातली दुसरी जी गुहा आहे ती आपण बघायला जातो त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा खरच वारूळ म्हणजे काय असतं ते बघितलं जवळजवळ पाच सहा फुटी उंचाच्या उंच वारुळ पहिल्यांदा आम्ही बघितलं कारण वारुळ असं माणसासारखं मोठं असतं आपण कधीच बघितलेलं नाही आपल्याकडे आतापर्यंत तिथे मात्र आम्हाला ते पाहायला मिळाले कारण तिथूनची जवळजवळ जिन्याची वाट आहे ती वरती जी जाते ते रामरावणाचं जे युद्ध झालंय तिथे संबंध माती लाल आहे असं म्हणतात आम्ही तिथे गेलो नाही कारण वाट ते जिण्याची जी वाट होती ती आठ ते साडेआठ तासाची होती आणि बसनी जाण्याची जी वाट होती ती दहा तासाची होती त्यामुळे आमच्यापैकी वय बघितल्यानंतर आम्ही कोणीच धरलो नाही आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही काही तिथे राहणार नाही आम्ही गेलो नाही पण आमच्या नंतर ज्यांच्या बरोबर आम्ही गेलो होतो ते सगळे यंगस्टर्स लोकांचा ग्रुप एक हायकरचा ग्रुप घेऊन गेले होते त्यामुळे तिथे त्यांना ते बघायला मिळालं कारण तिथे रामरावणाचं जे युद्ध आहे ती माती मात्र अजूनही असं म्हणतात ला आहे हात धरला तर इतका संहार तिथे झालेला आहे आणि तिथे शाप दिल है कि हाठिका एक ही वनस्पति उगवरकार नहीं तिथे काही ही नहीं है तिथे वरती सीता पाउंड है तिचा डो्यात अश्रू पड़ी मन तिथे जे सरोवर है गोड़पाण्डा सरोवर है ते, खर अश्रू खारे है नहीं है सरोवरा लंकेला पेयच पानी कमी पड़त नहीं अवना है पण जा, त्या गोष्टी आम्ही नाही पाहिल्या पण बाकीच्या मात्र ज्या ज्या ठिकाणी आहेत पाहिल्या अत्यंत महत्वाची गोष्ट वाटली म्हणजे ज्या ठिकाणी तिथे आम्ही बघितलं ते जिथे ती तिने अग्निदिव्य केलेली आहे ती जागा अजूनही आहे तो चबुतारा आहे तिथे लिहिलेलं आहे पाठीमागे आता मंदिर आहे पहिल्या वेळेला आम्हाला ते पाहायला मिळालं नव्हतं अर्थात आता जे रामायण तिथे रंगवलेलं आहे ते असं थोडस भगदाडातून आपल्याला आज जावं लागतं उड्या बिड्या काही माराव्या लागत नाहीत पण बगदाडातूनच जावं लागतं तेव्हा त्या आतमध्ये दिसतं कारण पुढे त्यांनी प्लॅस्टर ऑफ बारीच्या भिंती लावून पुढे प्रत्येक भिंतीला पंचवीस पंचवीस बुद्धाचे पुतळे आहे त्यामुळे ते आज जाऊन आम्ही बघितलं त्या दोन तीन ठिकाणी ती जागा बघितली विभीषणाचा वाडा एक अतिशय सुंदर आहे बघण्यासारखा का कारण प्रचंड हो मोठा आहे म्हणजे आम्ही ज्या गेलो त्यावेळेला बुद्ध होती आणि बुद्ध आता तिथे सगळं बुद्धिजम आहे आणि त्यामुळे सगळं त्यांनी आता पहिले जे अवशेष आहेत ते काढून टाकलेत मूर्ती आहेत मात्र विभीषणाची तीस फुटाची मूर्ती आहे त्या ठिकाणी नारदांची जवळजवळ पंधरा फुटाची मूर्ती आहे राजवाडा अजून तसाच्या तसा आहे पण बाकी सगळं मात्र तिथे त्यांनी बुद्धांचं केलेलं आहे आणि त्यामुळे बुद्धिजम त्या दिवशी तिथे लोक होते पण एक मात्र तेही तितकंच होतं एक वेगळं वैशिष्ट्य आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालं की खरं बुद्धिजम आहे म्हणजे बुद्धांचं जे खरं तत्वज्ञान आहे शांती आणि ध्यान अपने क्या बुद्धिज्म है तो स्वार्था सा स्वीकार धर्म है तिथे बुद्धिज्म रक्त मूरले आम बढ़ाने एक वेगा अनुभव होता जवजा गो दिवस बुद्ध जयंती का होता दौन तीन एक लाख लोक होतीक प्रसाद मनु सांबार भात दीता पीन एक लाख लोक जो तो एक कोपरा बसा आता ते मंदिर है लक्षा गया आपण मंदिरात जातो आणि ते मंदिरात जातात काय फरक आहे हा इतका जाणवला ते बुद्धी लोक पांढरे कपडे घालून येतात आले की भिंतीचा एक कोपरा घेतात आणि सगळे ध्यानाला बसतात जो मिळाला प्रसाद तो तिथे खातात ध्यानाला बसतात तीन ते सव्वा लाख लोक असताना एक शीत जमिनीवरती नव्हतं संपूर्ण त्या परिसरामध्ये पेन ड्रॉप सायलेन्स बस मला वाटतं हीच प्रचिती आहे त्या भूमीची ती प्रचिती आहे माझ्या बरोबर असणारे डोळू काका सांगतील आम्ही जितके दिवस होतो तितके दिवस गाडीचा हॉर्न ऐकला नाही कोपरा ना कोपरा स्वच्छ आहे खरंच छान आहे आणि त्या लोकांची धारणा अशी आहे दे कन्सिडर देट वी आर अ टिअर ड्रॉप ऑफ इंडिया असं म्हणतात कारण तो आकार तसा आहे त्यामुळे आपल्याला तसा त्यांचा त्रास काही नाही अर्थात त्यांचा धर्माचा तो प्रचार आहे ते काला येतच महिनमहा तो आपला विषय नाही पण एकंदर रामायणाचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात भूमी अत्यंत चांगली आहे व्हायब्रेशन्स आहे तिथे जर काही गेले तर फक्त ते घेण्यासाठी आपली जर अंतरंगाची ताकत तेवढी असेल तर यू कॅन गेट द व्हायब्रेशन्स त्याच्या व्हायब्रेशन्सची जी काही अनुभूती आहे ती नक्की मिळण्यासारखी आहे जर कोणी एखादं खरंच वाटत असेल जायला हरकत नाही घाबरून घेऊन नका अजिबात काही असं काही होणार नाही की आपलं काही कमी पडणार आहे का काय असं काही नाही सहज जाता येण्यासारखं आहे आपल्याला म्हणजे ज्याला म्हणतो व्हेज फूड तिथे मिळतं असं काही व्हेज मिळत नाही असं काही नाही हॉटेल्स आहेत पश्कळ आणि तुम्ही जर वेगळ्या बनवतात हे लोक तर जायचा विचार करतायत ते सगळेच जर चिन्मय मिशन पण जाणार असाल तर चिन्मय मिशन मध्ये आता अन्नपूर्ण सुरू झालेली आहे तिथे राहायची सोय आम्ही गेलो तेव्हा नव्हती पण आता ते म्हणतात सुरू झाली असेल तर तिथे ते कदाचित असेल चिन्मय मिशनमध्ये रेग्युलर लोक जेवायला हॉटेल साईपच केलेल्या येतात आणि अन्नपूर्ण म्हणतात फक्त ते त्याला कांदा लसून नसलेलं जेवण आपल्यासारखं आमटी भात भाजी पोळी तिथे मिळते ताक असतं आपल्याला बाकी तिथे कुठे बघायला मिळत नाही खीर कुठे बघायला मिळत नाही ते पायस आपल्याला तिथे पाहायला मिळतं आणि त्यामुळे तिथे अन्नपूर्णेची अतिशय सोई चांगली आहे त्याला अन्नपूर्णामुळेच म्हणतात ते आणि त्या ठिकाणी मोठं हॉटेल आहे एका व्याला अगदी शंभर सव्वाशे लोक बसू शकतील असं आहे बाहेरच त्यांचं पूर्वी काही नव्हतं हे आता झालेलं आहे या पाच सहा महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला जर प्रसाद द्यायचा असेल तर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे ज्याला आपण मोहनथाळ म्हणतो ते मोहन थाळ आहेत लाडू आहेत खोबऱ्याच्या वड्या आहेत आंब्याच्या वड्या आहेत जर तुम्हाला तिथे दाखवायच्या असतील तर कारण तिथे आपल्यासारखं काही हे नाही की प्रसाद घेतला आणि दाखवला नैवेद्य पण तिथे आता त्यांनी मारुती मंदिरामध्ये चिन्मय मिशनचा जो मारुती आहे तो तीस फुटी मारुती आहे त्याची कथा अशी म्हटली जाते की ज्या ठिकाणी हनुमंतांनी बसून निरीक्षण केलेला आहे तो तो डोंगर आहे आणि म्हणून तो चिन्मय मिशननी घेतलेला आहे पण तिथे असणारे जे लोक आहेत ते मात्र ते केरळाचे आहेत आपल्यापैकी कोणी नाहीत म्हणजे जरी ते स्वतःला चिन्मय मिशनचे म्हणत असले तरी सुद्धा तिकडचे लोक आहेत त्यामुळे थोडं सावधपणे राहावं लागतं तिथे आपल्याला सावधपणे ह्याच्यासाठी कारण आपल्याला करन्सीचा अंदाज नसतो आपल्याला माहिती नाही म्हणून कदाचित कोणाचा दृश्य हेतू नसेल पण आम्हाला असं झालं की आम्हाला ते बघितल्यानंतर हनुमंताचं मंदिर आम्हाला लगेच डोनेशन द्यावी लागली वाटावी आणि म्हणून आम्ही भरपायनी सगळ्यांनी भराबर भराबर डोनेशन्स काढले आम्ही इंडियन करन्सीमध्ये दिले आणि आम्हाला पावत्या पण इंडियन करन्सीच्या मिळाल्याच नाही त्यांच्याच मिळाल्या आणि मग लक्षात आलं की आपली करन्सी त्यांच्या डबल आहे हजाराची पावती मिळाली म्हटल्यानंतर आम्ही हजारामध्ये समाधान वाटलं पण नाही त्यांच्या करन्सीचे ते दोन होते असे सगळ्यांचे तिकडे गेले लक्षात हे मी का सांगते कारण का तर आपण दुसऱ्या देशामध्ये दे गेल्यानंतर ही बारीक आपल्याला जाणीव असली पाहिजे की करन्सी इज डिफरंट तेव्हा देताना मग आपण पावती कोणती घ्यावी आपल्या करन्सीची घ्यावी देताना ती दिलेली आहे मग त्यांच्या करन्सीची घेते एवढी जाण हे सावधपणा आपल्याला असला पाहिजे आपल्याला दान द्यायचंय काही करायचं नाही असं नाही पण व्यवहारामध्ये फसवायचंही नाही ना कोणी मला व्यवहारामध्ये लोक टिचकी मारून जाईल एवढं आपण मूर्ख तरी व्हायचं नाही पण आम्ही झालो मी अव्यासपीठावरून सांगते त्यामुळे खोटं नाही सांगतो आम्ही सगळ्यांनी वड्यासारखं पुष्कळ कैदान दिलं मला म्हणून संस्थेला नाही नाव ठेवायचे पण शेवटी मानवी प्रवृत्ती सगळीकडे सारमाली लक्षात येईल की जी प्रवृत्ती आहे की फार सुंदर आहे की इंग्रजीमध्ये ज्याच्यामध्ये म्हटलंय यु आर नियर टू द चर्च फार अवे फ्रॉम जीजस जो केवळ देवाच्या मंदिराच्या जवळ असतो ना तो प्रत्यक्ष परमेश्वरापासून फारच दूर असतो आता ती प्रचिती होती मला वाटतं पण बाकी मात्र अत्यंत उत्तम गोष्टी आहेत कुठेही नाव ठेवायला जागा नाही बाकी फसवणं मात्र असं अजिबात नाहीये बाबा तुम्हाला रिक्षेवाला फसवेल गाडीवाला फसवेल हॉटेलवाला फसवेल असलं कुठेही दिसलं नाही जे फसवणं दिसलं ते दुर्दैवाने आपल्या भारतीयांच्या मंदिरात दिसलं हे दुर्दैव आहे ह्याचं दुःख होतं लक्षात ठेवा की जे आपल्यास आपण जे शिकतो आपण जे वागतो एवढं भान असलं पाहिजे की बाहेर गेल्यानंतर माझे व्यक्तिमत्व मी भारतीय म्हणून आला पाहिजे आणि माझ्या देशाचा निदान खराब आहे एवढं आपण वागू नये पण दुर्दैवानी असं घडलं नाही बाकी सगळे अनुभव उत्तम आले आणि मंदिरातला अनुभवचा आता काला या तस्मयी नमा म्हणा किंवा वृत्तीच त्याविषयी काही बोलणं जास्त नाही पण ठीक आहे आता जे काय आहे ते पण बाकी मात्र सगळं खूप चांगलं आहे बऱ्याच जणांनी असं विचारलं ते खूप भीतीदायक आहे का आम्हाला जाता येणार नाही का असं काही नाहीये अगदी तुमची इच्छा असेल तर नक्की जाऊन या आणि नक्की आनंद मिळेल असा आहे कारण निसर्ग सौंदर्य भरपूर आहे सौंदर्य तिथे आहे ते बाकी सुवर्णाची लंका ती गोष्ट वेगळी तो आपला विषय नाही कारण सुवर्ण आणायला की आपण तिथे जाणार नाही पण निसर्ग सौंदर्य बघितल्यानंतर डोळे तृप्त होतात तेवढा निश्चित आहे त्यामुळे तो आनंद आपल्याला तिकडे नक्की मिळणार आहे तेवढं सांगते आणि आपण थोडं कथेकडे येऊया पुनश्च आपल्याला कथेकडे आज थोडं जितपर्यंत होईल तितकी नेणार आहे आणि आपण थांबो पूर्णही नेणार नाही कारण उद्यासाठी एक तास अर्धा एक तास किंवा एक तासभराची कथा उद्यापर्यंत ठेवी आणि मग बाकी सगळी आज मी संपवण्याचा प्रयत्न करते जय जय रघुवीर समर्थ एक दोन मिनटं रामानामाची धून घेऊया श्रीराम श्री राम श्री रामा माझा श्रीराम राघव श्रीरामा श्रीराम श्रीरामाझा श्रीराम राघव श्रीरामा श्वासात श्वासात श्रीरामा माझा जीवन खेळ तुझा श्रीरामा श्वासात श्वासात श्रीरामा माझा जीवन खेळ तुझा श्रीरामा श्रीराम श्रीराम श्रीरामाझा श्रीराम राघव श्रीरामा माझा श्रीराम राघव श्रीरामाझा श्रीराम राघव श्रीराम राजादिराज श्री राम। राम। राजा प्रभू रामचंद्र महाराज की जय पवन हनुमान की जय जय जय रघुवीर समर्थ लंकेमध्ये युद्ध सुरू झालं हा हाकार झाला आता रावणाला नक्की शंका आहे की युद्धामध्ये काय होणार आहे आता थोडी खात्रीच पटलीय की काय होणार आहे तरण अत्यंत जो लाडका पुत्र आहे तो पुत्रही गेलेला आहे ज्या बंधूवरती सगळी भिस्त होती तो बंधूही गेलेला आहे अनेक ह्याचं सैन्य जे आहे त्या अगळ सगळं सैन्य जे आहे ते धारातीरती पडलेलं आहे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा रावण जो आहे तो आलेला आहे रणांगणावरती आणि तिन्ही वेळेला प्रत्येकाकडून कसा होऊन गेलेला आहे तो अपमानित होऊन गेलेला आहे सुग्रीवानी अपमान केलाय आणि परत पाठवलेला आहे अपमान करून परत पाठवले हनुमंताला निश्चित माहितीये की या रावणाला काय करू शकतो मी तर मी एका क्षणामध्ये याचा याला मुक्ती देऊ शकतो पण जे कार्य माझ्या स्वामीला करायचंय ते करण्याचा माझा कोणताही अधिकार नाही त्यामुळे जे कार्य त्याचं त्यांनीच त्या करावं शास्त्र म्हणतं प्रत्येकाची शीतं ठरलेली आहेत ती शीत त्या त्याप्रमाणे त्या तिथे तिथे जावीत याला ईश्वरी नियोजन म्हणतात ईश्वर नियोजनाप्रमाणे जे जसं घडायचं ते घडू द्यावं आपण केवळ साक्षी भावाने बघावं आणि म्हणून हनुमंतांनीही काय केलेलं आहे तर अपमानित करून परत पाठवलेलं आहे आणि मग आता रावणाला नक्की ठरलेलं आहे की आता कुठे यायचंय तर आपल्याला रणांगणावरती यायचंय ज्या दिवशी राम आणि रावण यांचं युद्ध होतं त्याच्या आदल्या दिवशी रावण आपल्या महालामध्ये आहे मंदोदरी त्या ठिकाणी आलेली आहे आणि या दोघांचा संवाद झालेला आहे त्या संवादामध्ये मंदोदरी पुन्हा आपल्या पतीला म्हणते प्रभू काही करा पण युद्धाला जाऊ नका मला असं वाटत नाही की तुम्ही त्या युद्धामध्ये जावं आणि जो साक्षात इतका सामर्थ्यवान आहे तिला सगळं आठवतंय ती म्हणते तुम्हाला आठवत असेल काय घडलेलं आहे कधीतरी आपल्याकडे कृत्य आली होती तिने सांगितलं होतं की मी इथे पुन्हा येईन कशासाठी येईन तर लंकेचं दहन करण्यासाठी येईन तुझ्या मृत्यूला कोण कारणीभूत होईल तर साक्षात मीच कारणीभूत होईल हे सगळं बंधवधरीला आठवतंय कारण ती पतिव्रता आहे तिने सगळं काही रावणाला आठवून देईल आणि ती म्हणते तुम्ही काही करा पण काय करा ते युद्ध करू नका आता रावणाने बोलायला सुरुवात केली आणि रावण मंदोदरीला म्हणतोय फार सुंदर संवाद आहे रावण काय म्हणतोय बघा मंदोदरीला जानानी राघवम विष्णू राघव कोण आहे हा साक्षात विष्णू आहे हे मी जाणतो लक्ष्मी जानानी जानकीम ही जानकी जी आहे ही साक्षात रमा आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे तुला असं वाटतं का की मी हे जे वैर आहे ते अंधळेपणाने स्वीकारलेलं आहे हे अंधळेपणाने मी स्वीकारलेलं नाही हा राम साक्षात विष्णू आहे हे जानामी मी पूर्णपणे जाणतो तशीच लक्ष्मी जानामी जानकीम जानकी साक्षात रमा आहे लक्ष्मी आहे हेही मी जाणतो पण रामेन निधनम प्राप्य पुढे राम रावण म्हणते रामेन निधन प्राप्यम यास्यामिती परमपदम परमपद म्हणजे मोक्षपद जे आहे कैवल्यपद आहे आणि ते कैवल्यपद मला प्राप्त व्हावं असं पद प्राप्त व्हावं की तिथून आल्यानंतर पुन्हा येणं जाणं नको आता जी येण्या जाण्याची गती आहे ती थांबून जावी आणि म्हणून परमपद अत्यंत श्रेष्ठ असं कैवल्य पद मुक्ती मला मिळावी आणि म्हणून कशासाठी तर रामेन निधनम प्राप्यम रामाच्याकडून जर मला निधन म्हणजे रामाकडून जर मला मृत्यू आला तर त्या मृत्यूमुळे मला काय मिळणार आहे तर मला परमपदाची प्राप्ती होणार आहे आणि परमपदाची प्राप्ती होणार आहे आणि म्हणूनच मी काय स्वीकारलेलं आहे तर रामाशी युद्ध स्वीकारलेलं आहे आता इथे लक्षात येईल की रावणाच्या मनाची तयारी किती आहे नक्की त्यांना माहितीये की उद्या उद्या युद्धामध्ये युद्ध काय घडणार आहे तर माझ्या जीवनाचा अंत आहे याची पूर्ण जाणीव आहे पण तरी सुद्धा युद्धाची तयारी त्यांनी कमी केलेलं नाही फार सुंदर वाल्मिकी म्हणतात वाल्मिकी म्हणतात रामा रावणाची ही जी तयारी आहे कशाने झाली होती त्यांनी उदंड तप केलं होतं तपश्चर्या केली होती शिवाची आराधना केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना नक्की माहितीये की ज्याची आपण उपासना करतो त्याच्याशी काही ब्रम्हबंध जोडायचा तो ब्रम्ह संबंध असा जोडावा शास्त्र असं म्हणतं की ज्या परमेश्वराची मी उपासना करतोय त्याच्याशी मी माझं काही नातं जोडलं पाहिजे पहा बरं आपण उपासना करतो पण नातं जोडत नाही आणि जोपर्यंत नातं जोडत नाही तोपर्यंत ब्रह्मसंबंध जोडतच नाही मग परमेश्वराशी किती नाती जोडावीत शास्त्र म्हणत अकरा प्रकारची नाते जोडावीत मग मात्रू, माता बालक अशा प्रकारचं नाते जोडावं किंवा पिता आणि बालक अशा प्रकारचं नातं जोडावं किंवा सख्य असं नात जोडावं किंवा सेव्य सेवक भाव म्हणजे तो स्वामी आहे आणि मी कोण आहे तर मी त्याचा सेवक आहे अशा भावांनी उपासना करावी किंवा कांता भाव आहे पत्नी होणं अत्यंत अवघड आहे मधुरा भक्ती म्हटलेला आहे आणि प्रापंचिकांनी तर ती करायचीच नाही कारण मधुरा भक्ती करणं याचा अर्थ पर, पर, परमेश्वर जो आहे तो साक्षात पती आहे आणि मी कोण आहे मी त्याची पत्नी आहे आणि पत्नी म्हणून जेव्हा उपासना केली जाते ती अत्यंत श्रेष्ठ आहे पण जर ग्रस्ताशामी लोकांनी कोणी ती केली तर शास्त्र असं म्हणत कामविकार बळावले जातात याचा अर्थ साधक जर काही साधना करत असेल तर वरतून दाणकण खाली आपटण्याची शक्यता आहे आणि म्हणून सर्वसामान्यांनी कांता करू नये ती ज्यानी करायची अत्यंत श्रेष्ठ लोकांनी ती केली बरं त्यानंतर भक्ती सांगितले गोपींची भक्ती सांगितले काय भाव आहे गोपींचा विराव त्यांचा तोच आहे पण तो गोपी भाव वेगळा आहे कांताभाव वेगळा आहे गोपींची भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि ती श्रेष्ठ का आहे कारण गोपींनी प्रपंच सोडलेला ना नाही प्रपंच उत्तम केलेला आहे किंबवना कर्तव्य कर्म सोडून जो परमार्थ करतो त्याला आभास आहे की मला सुख मिळतं बरं नाही शास्त्राला मान्य नाही आणि म्हणून कर्तव्य कर्म करून जेवढा जमेल तेवढा आम्ही लहानपणी नाही का गोष्टी ऐकलो हो। शुक्रवारची का आणि खलुबर दुधाची ते आजी सगळ्या घरच्यांना तृप्त करते आणि मग ते शिवाला थोडंसं दूध आणते पण तो गाभरा भरला जातो का कारण घरच्या सगळ्यांना तृप्त करणं रामायणामध्ये मुळात काय आहे कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे आणि कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी आपण घरच्या लोकांवरती प्रेम केला पाहिजे म्हणून मग तो भाव वेगळा आहे गोपींचा भाव आहे अनेक प्रकारचे भाव दिलेत म्हणून अकरा प्रकारांनी काय आहे तर परमेश्वराशी संबंध जोडता येतो त्यातला शेवटचा जो आहे तो वैरभाव आहे वैर म्हणजे शत्रुत्व अत्यंत अवघड आहे बरं कारण ज्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे ज्याने आपल्याला सर्व सामर्थ्य दिलेलं आहे त्याच्याशीच वैराने भांडायचंय याचा अर्थ त्याच्याशी भांडायचंय शक्य आहे का पण ते भांडण्याचं सामर्थ्यही आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं आणि म्हणून ते कोणी केलं आपल्या समोर असणारे संत तुकबारा आहेत बघा तुकबाराने ते प्राप्त करून घेतलंय म्हणून ते विठ्ठलाशी भांडू शकतात अ नुसते भांडत नाहीत त्याला शिवा पण भक्त ब्राह्मणच दळोत्याचे तोंड काय त्यांनी रांडप्रसवली म्हणू शकतात इतक्या शिव्या त्यांच्या येऊ शकतात काय येऊ शकतात कारण पंडुरंगावरती तितकंच प्रेम केलंय विठ्ठलावरती तितकच प्रेम केलंय जनाबाई तशीच आहे आणि म्हणून जनाबाई विठ्ठलाशी भांडते आणि म्हणून तीच म्हणू शकते अरे विठ्या अरे विठ्या मुळं मायेच्या कारट्या विठ्ठलाला शिव्या देण्याचा अधिकार संतांचा आहे तो त्यांनी कमावलेला आहे कसा कमावलेला आहे वैरभक्तीने जनाबाईंनी वैरभक्ती नाही केली जनाबाईंनी प्रेमभक्तीच केली लक्षात घ्या पण वैरभक्तीमध्ये काही काळ जाते म्हणून एकेका भक्तीचे पदर जे आहेत ते वेगवेगळे पदर आहेत अशी सगळ्या भक्तींचे पदर बघितलं तर परमेश्वराशी नातं जोडावच लागतं आणि ते जर जोडला नाही ना तर आपल्याला रामाची प्राप्ती नाही होणार आपण हा सगळा व्याप कशासाठी मांडलाय मला एकदा तरी आयुष्यामध्ये रामाची प्राप्ती किंवा रामाचं दर्शन झालं पाहिजे ते जर झालं पाहिजे असं वाटत असेल तर यातला कोणताही एक भाव जोडावा पहिलं म्हटलंय त्यांनी मातृत्वाचं नातं कोणी जोडलं हो कोणी ही भक्ती म्हणून स्वीकारलेली आहे साक्षात यशोदेने ती स्वीकारलेली आहे आणि म्हणून ती साधन म्हणून तिने स्वीकारलेली आहे लक्षात घे आणि म्हणून ज्या वेळेला उदंड तप केलेलं आहे अनुष्ठान केलेलं आहे त्यावेळेला काय मागितलेलं आहे त्याच्याकडे तर तुझी बाल मला बघायची आहे आणि काय करायचंय तर तुझे सगळे मला लाड करायचे आणि म्हणून साक्षात परमात्मा तिच्याकडे आहे ती त्याचे सगळे लाड करते आता त्या यशोदेनी त्या कृष्णाचं केलं असं आपण म्हणतो पण मला जर बाहेर जायचं असेल आणि माझं पोर म्हणता यात जाऊ नको ग आपण संतापतो की नाही मुलांवरती माझा अनुभव सांगते एकदा सज्जन गडावरती समर्थ विद्यापीठाची एजीएम होती आणि त्या एजीएमच्या वेळेला नेमकी बारावीची परीक्षा आली तर लेकीची बारावीची परीक्षा गडावरची एजीएम होती समर्थ विद्यापीठाची त्यावेळेला बरस जबाबदारी पण मोठी होती मी म्हटलं जाऊ का हे म्हणाले जा काही हरकत नाही कारण मी घरी आहे अभ्यास घ्यायला मी आहे आजी होती माझ्या मुलीने एक सहजशा प्रश्न विचारला आई अगं लोकांच्या या बारावीच्या वेळेला रजा घेऊन घरी बसतात आणि तू घरी असलेली मला सोडून चाललीस योग्य आहे का मी तिला म्हटलं बघ तुझी खरंच इच्छा असेल तर मी जात नाही पण मला जायचंय ती बिचारी इतकी सत्व घणी होती ती मला जा म्हणाली मी तेव्हा गेले पण कुठेतरी आतमध्ये सल आहे की बारावीला तिच्या इच्छा आहे की आईने घरी राहावं मी नाही राहिले आता लक्षात येईल की मला असं वाटलं की समर्थांच्या चरणी मी गेले आणि मी पुण्यकर्म केलं नाही पुण्याचं लेबल लावलेलं काय झालं ते काल आपण विचार केला शुद्ध पुण्य नाही झालं पुण्याचं लेबल लावलेलं पाप केलं आणि मी या व्यासपीठावरून सांगते मी काही पाप केलं नाही गहन कर्मन गती कळत नाही जीवाला कर्माची गती अत्यंत गहन आहे आणि ती गहन गती नाही जीवाला कळत आणि ती कळत नाही म्हणूनच शास्त्र सांगत आपल्याला कर्म कशा काय प्रकार करायचं आणि म्हणून मातृत्वाचं नाच आहे त्यानंतर त्यांनी म्हटलंय कांताभाव आहे आत्ता आपण विचार केला कांताभाव याचा अर्थ पत्नी कोणी अशी उपासना केली गुलाबराव महाराज आहेत मधुरा भक्तीचे आचार्य समजले जातात ज्ञानदेवांची कन्या म्हणतात पण मी कृष्णाची पत्नी आहे म्हणून त्यांनी आयुष्यभर उपासना केली बघितलं तर अंध आहेत पण एकशे पस्तीस ग्रंथ संस्कृतचे शास्त्राचे उत्तम ग्रंथ लिहिलेले आहेत असे ग्रंथ लिहिले आहेत की जे अद्वैत तत्वज्ञान आहे त्या अद्वैत तत्वज्ञानापेक्षाही श्रेष्ठ एक तत्वज्ञान आहे असं त्यांचं म्हणणंय आणि अत्यंत तर्कशुद्ध बुद्धीनी त्यांनी ते पटवून दाखवलेलं आहे ईश्वर तत्व म्हणजे काय फार अवघड आहे कारण ईश्वर जो आहे ना तो शास्त्राने सिद्ध होणार आहे आम्ही म्हणतो ईश्वर आहे ईश्वर आहे पण ईश्वर सगुण निराकार आहे म्हणजे काय ईश्वराची उपासना कशी करायची हे आपल्याला काही कळत नाही शास्त्रग्रंथामध्ये ते येतं गुलाबराव महाराजांनी अतिशय सुंदर सांगितले की ईश्वर शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच आहे तो सर्व काही करणार आहे पण तो निराकार असल्यामुळे त्याचं दर्शन घडणार नाही आणि तो काय आहे त्याला केवळ धर्म अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच गीतेमधलं वचन येतं यदा यदा, यदा धर्मस्य ग्लानिर्भवती धर्मासाठी भगवंत अवतार घेतो त्याला धर्म प्रिय आहे मग आता माझं जीवन कसं असलं पाहिजे माझ्या धर्माने बंदीच जीवन असलं पाहिजे आता लक्षात येईल आपलं आहे का आम्ही म्हणतो नाही आम्ही कधी पाप करत नाही पण मी आत्ताच सांगितलं लेखीलच दुखवून गेलो कधी पाप न करणारी आम्ही कधीतरी दिवाळीच्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो घराच्या बाहेर आणि रांगोळ्याचा कचरा काढल्यानंतर लक्षात येतं तू एवढ्या रांगोळी पडलेली असते ती कुठेतरी बाहेर रस्त्यावरती तरी टाकतो रस्त्या नाही तर बाजूच्या कोपऱ्यात टाकतो की जी शेजारच्या दरवाज्यामध्ये जाते एकीकडे एक अभ्यास करायचा हे विश्वाची माझे घर ऐसी जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणाची झाला आणि माझ्या घरातला कचरा दुसऱ्याच्या दरात बा बरा अशी कर्म आपण करतच असतो कळतही नाही अशा ठिकाणी आल्यानंतर तर घडतच आमच्या सगळ्यांची घरच्या चक। काही नाही कसही मग इथे मी जर आठ दिवस राहणार असेल तर खरंच ही जागा स्वच्छ असावी असा भाव आहे का आम्ही घडी मध्ये राहतो खूप अनुभव आहे गडावरती राहतो बरेच असत गडावरती गेल्यानंतर माहेरी गेल्यानंतर बायकांना खूप काम करायची अवस्था सासरी जरा कमी असते बरं का मी प्रामाणिक राहून सांगते बघा माझ्याशी प्रामाणिक आहे मी पण माहेर गेल्यानंतर जास्त काम करावस वा असं वाटतं गडावरती गेले की असं वाटतं की खरंच छान करा मग एकदा असंच झालं दोघांनी आम्हाला आवडय आम्ही छान केरबीर काढला तिकडचे बेसिन बिसिन घासले बाथरूम बिथरूम छान घासून टाकलं नेहमी सवय येतात त्याचं काही म्हणजे करावं वाटतं म्हणून करतो काय सगळं आणि केलं पाहिजे असं नाही हे सगळं केलं कुणीतरी ते बघितलं आणि आम्हाला सांगितलं हो असं करा आमच्यातला तुम्ही वाटलं असेल त्यांची खोली, का। खोली आम्ही ती खोली झाडून काढली काही गैर नाही वाटलं लक्षात घ्या हे करणं आवश्यक आहे कारण आपण जे ध्यानाचा वर्ग बघितोय ते कशासाठी करायचं ईश्वराच्या दरबारामध्ये ही सेवा कशासाठी करायची दरबार मध्ये जर स्थूल देहाचा मला विसर पडावा असं वाटत असेल तर या दरबारामध्ये आंग झडून काम केलं पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये ध्यानासाठी जर मला पाच मिनिटं स्वस्त ध्यानाला बसायचं असेल तर ग्रंथ वाचून ध्यान लागणार नाही या देहाविषयी ना अनासक्तीच आली पाहिजे आणि ती अनासक्ती कुठे येईल दरबारामध्ये काम केल्यानेच येईल ना आणि काम करताना मला कोणी बघतय काही बघतंय का हा असं काही बघायची गरज नाही बघितलं तरी हरकत नाही नाही बघितलं तरी हरकत नाही जितके दिवस थे थे थेवना, थेवना ना मी राहणार आहे तिथे व्यवस्थित ठेवणं स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे की नाही मग ते पण केलं पाहिजे ना कोणी दुसऱ्याने सांगायची गरज नाही याचाच अर्थ इतकी जाणीव आपल्याला आहे का म्हणून आपण म्हणतो मी माझं सगळं स्वच्छ आहे आमचं जे आहे ते खराब आहे मी एक शिक्षिका म्हणून सांगते माझ्या विद्यार्थ्यांनी त्या कर्कटकाचा उपयोग भूगोळ भूमितीसाठी किती वेळा केलेला असेल मला माहिती नाही पण बाग कोरण्यासाठी सगळ्यांनी केलेला आहे घरात सगळ्यांच्या भिंती उत्तम पण शाळेच्या भिंतींवरती किती लिहिलेलं असतं लक्षात घ्या मुलांची चूक नाही शिक्षकांची चूक आहे आपण नाही मुलांपर्यंत तिथे पोहचून कर्तव्य कर्म आपण चुकीचं करतो आम्ही रेल्वेने प्रवास करतो खरंच नको असताना दिवे बंद करतो का आणि ज्या वेळेला अनुभव असा येतो की ज्या वेळेला मी बंद करते कॉलेजची मुला असली ना तर ते कॉमेंट वाच करतात बाई बहुतेक म्हातारी दिसते म्हणून कर, बंद करते हे आपल्याला निंदा सोसावी लागणार आहे पण एकदा केलं दोनदा केलं तर तो कळत न कळत मुलांवरती होणारा संस्कार आहे हा तोंडाने शिकवून होणारा नाही तो आपल्याला आपल्या कृतीनीच दाखवला पाहिजे हे धर्म कर्म आहे आणि हे धर्म ईश्वराला प्रिय आहे आणि म्हणूनच धर्माने युक्त जेव्हा जीवन आहे तेव्हा ईश्वराची कृपा आहे आणि ईश्वराची कृपा झाली की परमार्थाचा पुढचा मार्ग मोकळा आहे कारण ईश्वराच कार्य कुठून सुरू होतं तर जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा तीन दोष घेऊन जन्माला येतो एक म्हणजे मल दुसरा विक्षेप आणि तिसरं आवरण मल म्हणजे निषिद्ध कर्माची इच्छा विक्षेप म्हणजे मनाचं चाचल्य आणि तिसरं आवरण आता मला आणि विक्षेप जीवानी जाणीवपूर्वक दूर करण्याचे आहे पण आवरण हा दोष ईश्वराचा आहे आणि म्हणून ईश्वराची उपासना म्हणजे धर्माचं आचरण जर आपण केलं <coughs> तर ईश्वराची कृपा होते आणि आवरण दोष नाहीसा करण्याची जबाबदारी त्याची आहे आणि म्हणून त्याला यावं लागतं आणि तो दोष दूर करावा लागतो असा काय ईश्वराचं कार्य आहे कोणी केलंय कोणी सांगितलंय गुलाबराम महाराजांनी कोणती भक्ती केली कांता भक्ती केली विषय इथून निघाल की भक्तीचं फल काय आहे तर हे जे बारकावे आहेत हे बारकावे साधनेचे जाणणं आणि त्यानुसार जीवनाची घडी बसावून घेणं अशी भक्ती जी आहे तर दुसरा भाव दिलाय त्याने तो कांता भाव तिसरा भाव दिलाय तो सख्य भक्ती सख्य भक्ती कोणी केली याचा आचार्य कोण आहे जय अर्जुना सारखे के सख्य केले मुळी या द्वैतनिशेष घ्यायले अर्जुन जो आहे तो सख्य भक्तीचा अधिकारी अखंड भगवंताच्या शिवाय राहिला नाही जसा रामायणामध्ये लक्ष्मण कोणाबरोबर आहे पण तो बंधूचा अधिकारी आहे अर्जुनच जो आहे तो सख्य भक्तीचा अधिकारी याच सख्य कोणाशी आहे तर ते अखंड भगवंताशी आहे पण शास्त्र असं म्हणतं आपण सख्य कोणाशी करावं तर सख्य भक्ती परमेश्वराशी करू नये कारण सख्य कोणाकडून केलं जातं तर ते परमेश्वराकडून केलं जातं जेव्हा आपण भक्ती करतो म्हणजे पहिल्या सात पायऱ्या जाणीवपूर्वक करतो श्रवण करतो कीर्तन भक्ती करतो नामस्मरण भक्ती करतो पादसेवन करतो अर्चन भक्ती करतो वंदन भक्ती करतो आणि दास्यभक्ती करतो या सात भक्ती शरीराने करायच्या आहेत म्हणून त्यांना उपासना म्हणतात आणि या सात उपासना केल्यानंतरचा परिणाम म्हणून काय आहे तर सख्य भक्ती हा त्याचा परिणाम आहे आणि म्हणून परिणामामध्ये भगवंताला असं वाटतं की ह्या भक्तांनी माझ्याकडे काही मागावं आणि मी ते तात्काळ पूर्ण करावं पण खरा भक्त तोच आहे काही झालं तरी माझ्या प्रपंचाची गाडी मी तुझ्या दरबारात आणणार नाही असा जो ठणकावून सांगतो तो आणि असा जो सांगतो तो भक्त त्याला आवडतो अतिशय माउलींच्या भाषेमध्ये तया ते मी माथा मुकुट करी असा भक्त भगवंत त्याला मस्तकावरती घेतो त्या ते मी माथा मुकुट करी म्हणून निष्काम भक्ती आपण बघितलं तर ही सख्य भक्ती जी आहे ती भगवंताकडून केली जाते एक दिवस आपण विचार केला ता की जर आपण नामाचा संस्कार आपल्यावरती केला असेल आणि आपण नाम घ्यायला विसरलो असू तर आपल्याला आतून कोणीतरी साध घेऊन सांगतं की बा जीवा तू नाम घ्यायला विसरलायस बरं आता नाम घे अशी जर स्थिती आली असेल तर समजायला हरकत नाही की आता माझ्या सादाची सवय त्याला झालेली आहे आणि त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांनी मला स्मरण करून दिलेलं आहे याला सख्य भक्ती म्हणतात आपल्याला दिसते अर्जुन म्हणतोय की अरे कृष्णा मला काय बघायचं आहे तर तुझं ते विराट रूप बघायचंय विश्वरूप बघायचंय त्यांनी बघितोय बघायचंय म्हटल्याबरोबर एका क्षणामध्ये कृष्णाने दाखवायला सुरुवात केली विचारसुद्धा केला नाही की ह्याला अजून चर्मचक्षु आहेत ज्ञानचक्षू मिळालेले नाही पण दाखवायला सुरुवात केली हे ईश्वर स्वरूप आहे आणि म्हणून सख्य भक्ती जी आहे ती कोणाकडून आहे तर ती भगवंताकडून आहे त्यामुळे आपण ती करणं नाही पण ही सख्य भक्तीनी भक्ती करता येते नातं मात्र जोडू शकतो आपण पण आपण नाही ना करणार आपण आता स्वामींच्या चरणी बसलो तर म्हणू का चला आपण आपण दोघ मित्र आहोत नाही ना तर माझ्या जे काय अगदी माझं आराध्य दैवत आहे डॉक्टर का काय म्हणतात मी अंदात्यांना नाही ना म्हणू चला म्हणतात आपण फिरायला जाऊया म्हणू शकेन का नाही म्हणू शकणार त्यांच्या चरणी बसण्याचा अधिकार आहे माझ्या लक्षातही त्यांच्या बरोबर जाण्याचा अधिकार नाही त्यांनी बरोबरी बसवून घेतलं असेल तर तो त्यांचा मोठेपणा आहे आपला मोठेपणा नव्हे पण आपल्याला जाणीव आहे की आपली जागा त्यांच्या चरणाशीच आहे आणि म्हणून सख्य भक्ती जी आहे ती परमेश्वराकडून आहे आणि पण तरी सुद्धा अशा आपल्याला संधान मात्र जोडता येत असं शास्त्र सांगतं त्यानंतरचे जे जे आहे तर ते त्यांनी म्हटले बंधुत्वाचं जे लक्ष्मणानी जोडलेलं आहे बलरामानी जोडलेलं आहे त्यानंतर सेव्य सेवक भाव स्वामी होण कोणी जोडलेलं आहे ज्यांच्या चरणी बसले ते हनुमंतराय आहेत लक्षात घ्या अखंड स्वामीचं कार्य एवढंच आहे म्हणून जे नातं जोडलेलं आहे तो स्वामी आलेत तेच मुळामध्ये कशासाठी आलेत तर तू माझा स्वामी आहेस म्हणून ते आलेले आणि तुझी सेवा करणं एवढंच माझ काम आहे म्हणून सेव्यसेवक भाव आहे आणि भक्तीचा एक पदर आहे तो कोणता आहे तो भजे सेव्यता मिनिस दास्य भक्ती आहे त्या दास्य भक्तीचे आचार्य कोण आहेत तर ते, ते हनुमंतरायच आहेत बंधुत्वाची भक्ती जर बघितली तर आपण आत्ता जशी बघितली तर लक्ष्मणाने केलेली आहे तशीच ती बलरामानीही केलेली आहे म्हणून बंधू भावानी केलेला जो भाव आहे तो तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्यानंतर त्यांनी म्हटलंय की गोपी, गोपी, वेग़ी वेग़ी वेग़ी गोपी, गोपी <coughs> भाव आहे गोपी भावाची भक्ती वेगळी सांगितली आणि कांता व्यक्ती वेगळी सांगितली बघा कांताभावामध्ये विकार बळवण्याची शक्यता आहे गोपी भावामध्ये नाही कारण गोपी भावामध्ये विरह भाव आहे आणि विरह भाव असल्यामुळे अखंड परमेश्वराचं सानिध्य जे आहे ते सामिप्य गोपींनी स्वीकारलेलंच आहे गोपींनी प्रपंच सोडलेला नाही काहीही सोडलेला नाही काल एक गीत सादर झालं बघा फार सुंदर होत गवळण त्यांनी काल सादर केली गोपींची काय भक्ती होती कि प्रपंच किती उत्तम करावा बाबा महाराज सातारकर एक सुंदर गोष्ट सांगतात बाबा महाराज म्हणतात की एक गोपी होती नेहमीप्रमाणे तिने लोणी काढलं त्या लोणीचा तो काय तर तिचा तो डरा घेतला आणि कुठे गेली तर मथुरेच्या बागेमध्ये किंवा मथुरेच्या बाजारात गेली आता मथुरेचा बाजार मुळात कोणाचा आहे तो तर कंसाचाच आहे कंस तमोगुणीचा आहे आणि जो तमोगुणी आहे त्याच्या दरबारामध्ये कोणी सत्वगुणी असण्याची शक्यताच नाही हो। आणि म्हणून त्या वेळेला तिच्या समोर एक गिराहीक आलं लोणी विकत घ्यायला माणूस कसा आला म्हणे अभक्तच होता तो अभक्त असा असणारा तो समोर आला आणि ही इतक्या त्या, त्या कृष्णाशी एक झालेली आहे कृष्णाशी एक झालेली ती गोपी म्हणते की माधव घ्या मुकुंद घ्या दामोदर घ्या माधव घ्या मुकुंद घ्या दामोदर घ्या कृष्ण घ्या मुखाने कृष्णाची नाव घेते आणि मनामध्ये त्याचं चिंतन करत शांत बसलेली आहे हा समोर आलाय आणि समोर आल्यानंतर छदमीपणाने हसतोय आणि तिला म्हणतोय काय ग तुझा कृष्ण कसा रत्तल आहे कसा रत्तल आहे त्यावेळेचा भाव तो रत्तलचा भाव आहे किलोग्रामचा भाव नाही ना त्यावेळेला बघितलं तर कसा तुझा रक्तल आहे कृष्णास्त विचारलं आणि हिने त्याच भावामध्ये त्यांनी सांगितलं तो काय अर्धा दे मला म्हणून ही कृष्णाशी अंतरंगामध्ये एक रूप झाली आहे आणि ते ऐकलं तिने आपल्या एकीकडे व्यवहार तिचा चालू आहे ते लोणी काढलं पारण्यामध्ये घातलं आणि ती तोलतीये आणि तोलता तोलता त्या अभक्ताची नजर फक्त त्या लोण्यावरती गेली आणि आता मात्र तो हक्तबल झाला कारण इतकी टिंगल त्यांनी त्या कृष्णाची केलेली होती नजर ज्या लोण्यामध्ये गेली तर त्या पांढऱ्या शुभ्र मऊ मुलायम अशा त्या लोण्यामध्ये प्रत्यक्ष बाळकृष्णाने लोटू लोटू हातपाय हलवायला सुरुवात केली आता तो घाबरलो भक्ताचा भाव जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याला तो साकार करायला लावतो आणि म्हणून परमेश्वराला वशीकरण करण्याचं यंत्र कोणाकडे असलं पाहिजे तर ते भक्ताकडे असलं पाहिजे असं शास्त्र सांगतो निर्गुण निराकाराला मी कधीतरी एक दिवस साकार करीनच गोपींनी ते केलेलं आहे आणि म्हणून अत्यंत श्रेष्ठ आहे कबीर म्हणतात ना गोप कबीर कबीर क्या कह तो जाओ जमुना के तीर एक, -एक गोपी के रुदे में बहग कोट कबीर अक्ति गोपीं की भक्ति है नाते जोड़ है नात जोड़ सतान सग्या विरहिणी लिहतिके वीहल मऊली लि चंदना चोरी मजे अंग अंग जाबरा विहिणल लिद, बैसले शेजारे गोविंदा जनाबाई विरणी लिहिते आणि ती म्हणते काय कि मनगटावर तेल घाला तुम्ही किती पण बोमला मारा मी चालले जनी म्हणे देवा मी झाले वेशवा निघाले केशवा तुझा घरी जगाच्या दृष्टीने मी वेश झालेली आहे कारण मी काय केलंय मांडी आले पाल दारी मी माझ स्वतःच दार मांडलय बाजार मांडलय पंढरीच्या दरबारामध्ये मा मी दुसरं काही नाही विकायला बसले मी माझा देहच पंढरीसाठी विकायला बसले हा विरही भाव आहे हा गोपी भाव आहे हा भाव भगवंताशी आपल्याला बांधून ठेवतो आणि म्हणून त्याच्याशी नातं जोडणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर काही वेगळ्या गुणांचं नातं आहे शास्त्र असं म्हणतं सामरस्य भाव आहे सामरस्य भावाचं अत्यंत अवघड भर सामरस्य भाव कि परमेश्वराचा भाव कोणता आहे परमेश्वर कसा आहे उपनिषद माऊली आपल्याला सांगते आत्मा आरे व सहा आत्मा प्रेमस्वरूप आहे आणि म्हणून परमात्मा कसा आहे प्रेमस्वरूप आहे भक्ती हे त्याचं स्वरूपच आहे आधी प्रेम असेल तर भक्ती निर्माण होईल प्रेम नसेल तर भक्ती निर्माणच होणार नाही म्हणून प्रेम अतिशय अवघड आहे है। तुकबा रायांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये तुकबा राय म्हणतात अरे विठ्ठला सगळं द्यायला तू समर्थ आहेस पण सगळ्यात कृपण कशात तर तुझ्या नामाचं प्रेम आणि तुझं प्रेम द्यायला तू कृपण आहेस याचा अर्थ प्रेम परमेश्वराविषयी वाटणं अतिशय अवघो आहे कारण तो त्याचा सहज स्वभाव आहे आपण प्रेम करतो पण आपल्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे नरद भक्ती सूत्रांमध्ये पहिलं सूत्र येता तिसरं सातू प्रेम स्वरूपा भक्तीची व्याख्या केले सातू परमप्रेम स्वरूपा म्हणजे ती भक्ती कशी आहे प्रेम स्वरूप म्हणजे अत्यंत निर्विषय प्रेम ज्या ठिकाणी कोणत्याही विषयांची आवश्यकताच नाही केवळ प्रेम करणं एकतर्फी आहे दुतर्फी नाही ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नाही हो, किती अवघड आहे लक्षात घ्या सोपं आहे का असं करणं आपल्याला वाटतं भक्ती सोपी आहे नाही ती सोपी नाही आहे आणि म्हणून सामरस्य भावाने केलेली जी भक्ती आहे ती कोणती आहे तर ती अत्यंत श्रेष्ठ आहे आणि म्हणून ती, ती कोणी केली नारद भक्ती सोत्रामध्ये उल्लेख येतो ती म्हणजे नारदाने जी सामरस्य भक्ती सांगितली ती केलेली आपल्याकडचा एकमेव संत आहे आणि ते म्हणजे रामकृष्ण परमहंस बास काय भक्ती आहे विलक्षण ज्या काली उपासना करतायत इतकं प्रेम आहे तिच्यावरती इतकं प्रेम आहे आणि ते रडतायत काली मातेला तू मला का दर्शन देत दर्शन नाही आणि तिने दर्शन दिलं नाही तर रामकृष्ण परमहांस देवळाच्या बाहेर यायचे माती दगडाने भरलेली जमीन असायचे आपलं मुख आहे ना ते असं घासायचे आणि डसाडसा रडायचे डोळ्यातून पाणी यायचं सगळ्या शरीराला मुखाला खरचटलं जायचं रक्त यायचं पण ते रडून रडून म्हणायचे की आई तू प्रगट हो आणि जगळ जेव्हा मुख अस रक्त आणि लाल व्हायचं तेव्हा त्यांची कालीमाता त्यांच्यासाठी समोर यायची सामरस्य भावामध्ये पूजेला बसले घातला पंचामृताचं पूजन त्या काली मातेला घातल्याऐी स्वतःवरतीच घालून घ्यायचे लक्षात घ्या त्या परमेश्वरांनी मला दर्शन घ्यावं म्हणून कधीतरी साधे डोकं तरी जमिनीवरती आपटतो का सांगा मला एखाद्या तरी टेंगुळ यावं नाही ना देहबुद्धी इतकी जतन केली केलीये याला काही के इजा सहनच होत नाही ना आणि संत हे दिल्याशिवाय काही जोपर्यंत देहभावत जात नाही तोपर्यंत त्याच्याशी ब्रम्हबंध जुळत नाही आणि असा ब्रह्मसंबंध जुळण्यासाठी काहीतरी नातं जोडलं पाहिजे आणि पुढे त्यांनी म्हटलंय की जे नातं रावण म्हणतोय मी रामाशी जोडलेलं आहे ते कोणतं आहे तर वैरच वाचाय अखंड वैर केलेलं आहे कंसानी वैराने केलेलं आहे आणि म्हणून साक्षात समोर कृष्ण आहे तरी पण याचा हात कुठे जातोय तर तलवारीकडे जातोय बालक आहे निघालाय त्याचाच वध करून कोणाला द्यायला तर मखाचं निमित्त केलंय आणि भैरवाला कोणाचा बळी द्यायचा तर कृष्णाचाच बळी द्यायला निघालेलाय परमात्म्याचा बळी द्यायला का तर समोर साक्षात आए, पुठे जातो है तो पण हाथ कूठे जो तलवार कक्तिशास्त्र एक निम्जे अपन वैरभावान का परमेश्वरा नाते जोड़े नाते जोड़ता ना तो चैतन्य घन है हा अपना बुद्धि निर्णय पाजे तुकोबाई ज्यादा पर ब्रह्म उभे बेटेवरी ज्यादा उपासना करते ब्रह्मजे तुकवाराय म्हणतात ती मी केली नाही म्हणून काय घडलं चुकलिया वर्मा फेरा पड़े। मला फेरा का पडला कारण आधीच्या जन्मामध्ये माझं वर्म चुकलं पण आता मात्र वर्मा चुकणार नाही आता मी तुझी उपासना काय म्हणून करतोय ते परब्रम्ह उभे भेटेवर आता ब्रम्हभावानी तुझी पूजा करतोय तेव्हा तुला काय होईल तेव्हा तुला सकार सगळं साकारामध्ये यावंच लागेल आणि विठ्ठल ला ला आलाय आल्यानंतर बोध केलेला आहे सद्गुरूंकडे पाठवलेला आहे सगळी त्यांची सोय लावलेली आहे आणि तेव्हा मग तुकोबरा शेवटी म्हणतात माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव आपण होय गुरु पण माझा देव हे गुरु तत्व आहे अशी जोपर्यंत उपासना करत नाही तोपर्यंत आपल्याला काही प्राप्ती नाही म्हणून शास्त्र म्हणतो उपासना करताना काय भावानी केली पाहिजे आम्ही म्हणतो बरेच वर्ष आम्ही परमार्थामध्ये आहोत आम्हाला काहीच मिळत नाही का मिळत नाही कारण ब्रह्म ज्ञानस्वरूप भावानी नाही ना केले ब्रम्ह स्वरूप भावानी केली ज्ञानस्वरूप भावानी केली ज्ञानाची प्राप्ती आहे जे ड्याल ते आहे ना अहो सादाला प्रतिसाद आहे प्रतिध्वनी कोणता आहे अरेला कार्य आहे अहोला का हो आहे म्हणून उपासनेमध्ये काय असलं पाहिजे ही उपासनेची मर्म आहेत आणि ही मर्म कोणाकडून समजून घ्यावी ही संतांकडून समजवून घ्यावी ही शास्त्राकडून समजवून घ्यावी आणि मग वैरभावाने रावणाने जी आहे ती अखंड रामाची काय केलेली आहे उपासना केलेली आता वेळ आली होती रावणाने कुठे यायचं होतं तर प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये यायचं होतं लंकेमध्ये ठरल्याप्रमाणे रावणाने काय केलेली आहे तर रावण आलेलं आहे तुंबळ युद्ध झालेला आहे याही वेळेला रामाकडे कोणताही रथ नाही दशानं ना म्हटलंय असंख्यि मुख त्याचे ते विलक्षण हात ते सर्व सामर्थ्यानिशी आला आणि मग लक्षात आलं की रामाने आपल्या बाणाने त्याचं मस्तक जे आहे ते छाटलेलं पण एक मस्तक छाटलं की तुथे दुसरं यावं एवढी आपण कथा लहानपणापासून ऐकतो पण रामायण म्हणत की रावण ही वृत्ती जी आहे ना ती समाजातून नाहीशी होतच नाही म्हणून एक मस्तक छाटलं तरी तिथे दुसरं आलंच अहो एक दुर्गुण गेला तर दुसरा तेवढून पडतो दुसरा दुर्गुण गेला तर तिसरा तेवढून कटतो, समर्थ खूप छान म्हणतात दासबामध्ये समर्थ म्हणतात माणूस आणि दगड ह्याच्यामध्ये चा कोण चांगला आहे श्रेष्ठ आहे तर ता दगड चांगला आहे कारण त्याचा एकदा टाउका तोडला की तो नाही त्याला येऊन चिकत पण माणसाचं असं होतच नाही कि सगळे दुर्गुण सोडले तरी ते पुन्हा कधी त्याच्या आश्रयाला येऊन पडतात हे त्याला कळतच नाही म्हणून रावण रामा रामायणामध्ये सिद्धांत येतो आणि तो, तो सिद्धांत असा आहे की रावणाचा मस्तक किती छाटलं तरी पुन्हा नवीन मस्तक तिथे येतच होतं पण तमोगुणी वृत्ती जी आहे ती तिथे समाजामध्ये कधी नाहीशी होतच नाही आणि असं ते मस्तक पुन्हा पुन्हा तिथे येते रामाने अनेक मारण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटी म्हणे काय झालं तर त्यांनी त्याचा नाभा माभीचा जो आहे तो अग्नेयस्त्र जो आहे त्या अग्नेयस्त्राने त्यांनी त्याच्या नाभीचा जो आहे तो वध केलेला आहे आणि त्यावेळेला मात्र रावण जो आहे तो कसा झालेला आहे तर धारातीर्थी पडलेला आहे रामाचा तो अमोघ बाण आहे त्या अमोघ बाणाने काय केलेला आहे तर ती रावणाच्या नाभीचा वेध घेतला वानराना अत्यंत आनंद झाला रावण जो आहे तो आडवा पडला अजून प्राण गेलेले नाहीत आणि प्राण गेलेले नाहीत रामाचं जे रूप आहे ते पाहिलेलं आहे रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन आहे की रावणाच्या शरीरामधून ज्योत निर्माण झाली ती निर्माण झालेली ज्योत रामामध्ये विलीन झाली अत्यंतिक सुख वाटलं कोणतही दुःख नाही जीवाची जी कर्माची येण्या जाणं गती आहे ती थांबून गेली आता आगम नाही आणि निगम नाही श्रुती म्हणते आगम निगम आपण श्रुतीलाही आगम निगम म्हणतो पण आगम निगम कधीतरी थांबलं पाहिजे येणं जाणं थांबलं पाहिजे हे सगळं थांबवू न गेलं आयुष्यभर एकच वृत्ती होती रावणाची कोणती ती म्हणजे रामाकार होती वैराची निमित्ताने का होय पण वृत्ती रामाकार होती आणि वृत्ती जेव्हा रामाकार होती तेव्हा राम ब्रह्माकार असल्यामुळे रावण अखंड कोणत्या वृत्तीमध्ये होता ब्रह्मवृत्तीमध्येच होता पण क्रिया मात्र तमगुणी होती आणि म्हणून अंतसमयी कसा झाला तर तो मुक्त झाला म्हणून वृत्तीचा कधीतरी अभ्यास केला पाहिजे राम नाम घेतो पण राम नाम घेताना काय घडतं का सांगता म्हणतात की असं नाम घ्या मग ते वृत्तीचा अभ्यास कधी करायचा कळलं पाहिजे वृत्ती काय झाली पाहिजे मग गाणं आम्ही नेहमी ऐकतो वृत्तीचे ने निवृत्ती पण ती वृत्तीची निवृत्ती होणं म्हणजे काय कधी विचार करत नाही शास्त्र म्हणतं वृत्ती म्हणजे काय आपल्याला जे ज्ञान होतं ते वृत्ती ज्ञान होतं प्रत्येक गोष्ट आपल्याला वृत्तीज्ञानाने होते काही गोष्टी आपल्याला ऐकून कळतात काही रचने कळतात काही गंधांनी कळतात काही बघून कळतात बघू समोर माझ्या हातात घड्याळ आहे गड़े। हे घड्याळ मी बघितलं याचाच अर्थ या घड्याळाचं मला ज्ञान झालं कसं ज्ञान झालं हे घड्याळ जर पाठीमागे ठेवलं तर मला दिसेल काय नाही दिसणार ना घड्याळ माझ्या पाठीमागे ठेवल्याला थे मला नाही दिसणार का दिसणार नाही कारण त्याच्यावरती अंधकाराचं आवरण आहे म्हणून ज्याचं ज्ञान व्हायचं पहिलं अंधकाराचं आवरण निघून गेलं पाहिजे जेव्हा अंधकाराचं आवरण निघून जायला पाहिजे तेव्हा नुसतं अंधकाराचं आवरण निघून जाऊनही चालत नाही जेव्हा या उपाधीची अंधकरणाची वृत्ती नेत्र या गोलकातून म्हणजे नेत्र या इंद्रियातून जेव्हा अंतकर्णवृत्ती बाहेर जाते तेव्हा ती या घड्याळ्यावरती पडते आणि वृत्ती ज्या घड्याळाच्या आकाराची होते तेव्हा आम्ही म्हणतो याला घड्याळ म्हणतात हे घड्याळ माझं आहे या घड्याळाचं मला ज्ञान झालं याचा अर्थ जेव्हा जेव्हा ज्ञान होतं ते वृत्तीज्ञान होतं आणि वृत्ती ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान जेव्हा दृढ होत अपरिवर्तनीय होतं अपरोक्ष होतं तेव्हा त्यालाच फलव्याप्ती म्हणतात म्हणून वृत्तीव्याप्ती वेगळी फलव्याप्ती वेगळी आता हा सूक्ष्म अभ्यास कोणी करायचा आता शास्त्र समजून घेतल्याशिवाय साधनाच मुळात करता येत नाही नामसाधना करायचं असेल ते सगळं समजून घेतलं पाहिजे वृत्ती रामाकार असणं म्हणजे काय का, का, का रावणुक्त झाला वैरभावानी का विना अखंड वृत्ती कुठे होती तर ती रामाकार वृत्ती होती आणि रामाकार वृत्ती असल्यामुळे काय झालं तर रावण मुक्त झाला त्याच्यातून जी ज्योत बाहेर पडली ती कुठे गेली तर ती रामामध्ये विलीन झाली वानरानं आनंद झाला विभीषणाला मात्र बरं वाटलं पण राग आला आणि विभीषण म्हणतोय रामाला आता या देहाचं काय करायचं का हा देह टाकून देव कुठे तरी कम तो हा तुझ बंधु है क्रियाकर्म तू करकर्म क्रिया कराया विभीषण नकारल रा विभीषणाशी संवाद साधलाम तो मृत्यू नर हाँ मज वैर संपले आता तो जसा तुझा बंधु है तसा तो मजा ही बंधु है याच क्रियाकर्म जर तू करणार नशील तर ते मी करीन आणि म्हणून राम उठला आणि रावणाचं क्रियाकर्म करण्याची तयारी केली मग मात्र विभीषणाला कळलं की आपण चुकत होतो मृत्यूनंतर वैर संपलं पाहिजे वैर कुठपर्यंत जोपर्यंत स्थूल देह आहे तोपर्यंत स्थूल देहामध्ये एकदा स्थूल देह सोडल्यानंतर जो सूक्ष्म देह आहे तो सूक्ष्म देह ज्या तत्वांचा आहे त्याच तत्वांचा मी पण नाही का मग आता वैर कुणाचं काढायचं आणि कशासाठी करायचं पण तरी सुद्धा आतमध्ये असतं की नाही विभीषणाचं तसंच झालेलं होतं आणि म्हणून विभीषण काही केलं ते वैर काढून देला तयार नाही आणि काढून द्यायला तयार नसल्यामुळे रामानी ते अविद्येनी सगळं त्याची काढून टाकलं आणि विभीषणाकडून उत्तम जे कर्म क्रियाकर्म आहे ते क्रियाकर्म करून घेतलं रावणाचं क्रियाकर्म झालं विभीषण म्हणतोय रावणाचे अत्यंत सुंदर असं राज्य आहे लंका आहे रामाही तू घेऊन टाक राम म्हणतो नाही ही लंका तुमची तुम्हाला मलाही नको ही सुवर्णाची जरी लंका असली तरी मला त्याचा मोहही नाही आणि मला ते नकोच आणि म्हणून रामायणातला अत्यंत प्रसिद्ध श्लोक तिथे येतो जननी जन्मभूमी सर्गादपी घरी असे माझी जन्मभूमी अत्यंत दरिद्री असेल तरी कशी असू दे तिथे धन नसेल ती सुवर्णाची नसेल कशी असू दे जननी जन्मभूमी स्वर्गादपी असेल स्वर्गापेक्षा मला अत्यंत कोणती श्रेष्ठ आहे प्रिय आहे ती माझी जन्मभूमी <र212> मला श्रेष्ठ आहे आणि म्हणून स्व जे राज्य आहे ते राज्य त्यांनी काय केलेलं आहे तर ते विभीषणाला दिलेलं आहे आणि आता विभीषणाला राज्य दिलं विभीषण म्हणतोय अरे तू राज्य दिलंस पण मग राज्याभिषेक म मन तो इच्छा तो तुझा राज्याभिषेक ही करा थाम मग राम तिथे थाम राज विभीषण का राज्याभिषेक के लिए राज्याभिषेक के आता विभीषणा राज्याभिषेक रावणाच राज्य क्या वैभव अलो सग पूर्ण के लिए विभीषण मन तो राी आता एकमेव इच्छा है ती इच्छा तुम्हें का रामाने विचारलं विभीषण काय इच्छा आहे विभीषण म्हणतो एकच इच्छा आहे की हे जे राम राज्य आहे रावणाचं त्या राजवाड्याला त्या सिंहासनाला काय करावं तर त्या संपूर्ण राजवाड्यामध्ये तुमचे चरण कमल लागावेत अशी माझी इच्छा आहे या राजवाड्यामध्ये तुम्ही या आणि तो सगळा रावणाचा राजवाडा मी तुम्हाला दाखवतो कारण आता ते राज्य कोणाचं आहे ते रामाचं नाही आता ते विभीषणाचं आहे आणि म्हणून माझ्या राज्यामध्ये या माझा राजवाडा कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो ते सगळं वैभव तुम्हाला दाखवण्याची माझी इच्छा राम आहे मा इच्छा राम वनवासामध्ये आहेत चौदा वर्ष जेव्हा वनवासामध्ये आहेत तेव्हा राज्यामध्ये जाण्याची परवानगी नाही पण भक्ताची इच्छा पुरवणं हे तर ज्याचं ब्रीद आहे त्यासाठी रामाने तेही स्वीकारलेलं आहे राम म्हणत आहेत मी वनामध्ये आहे चौदा वर्ष युद्ध झालेलं आहे वनवासाचा जो काळ आहे तो संपत आलेला आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये मा जाण्याची माझी पर... आता शास्त्रांनी मला परवानगी दिलेली नाही पण माझे काम पूर्ण झालेलं आहे मी जेव्हा पर्यंत अयोध्येपर्यंत जाईन तोपर्यंत चौदा वर्ष पूर्ण झालेली असते आणि म्हणून तुझ्या इच्छे खातर मी कुठे येतो तर त्या दरबारामध्ये येतो रावणाच्या जो आता विभीषणाचा आहे अत्यंत वैभव आहे अ सुवर्णाचे खांब आहेत नक्षी खांब आहेत त्या ठिकाणी काय नाही आणि त्या राजवाड्यामध्ये आता विभीषण संपूर्ण तो राजवाडा दाखवतोय आणि विभूषण राजवाडा दाखवता दाखवताना संपूर्ण कानान कोपरा कसा सुशोभित केलेला आहे काय त्याच्यावरती नक्षी आहे काय त्याच्यावरती रंगकाम केलेलं आहे सुवर्णाच्या नक्षा कशा आहेत काय पाचू लावलेत माणिक लावलेत सगळ्यापैकी आणि हिऱ्यांपासून मोत्यांपासून झालरी तिथे आहेत सगळं विभीषण दाखवत दाखवत रामाला चाललेत राम अत्यंत कौतुकाने तो राजवाडा बघतायत आणि बघता बघता तो राजवाडा बघत पूर्ण आला बरोबर हनुमवंत आहेत जांबुवंत आहेत लक्ष्मणही आहेच आणि हे सगळेजण ते बघता बघता पुढे आल्यानंतर हनुमंत जांबूवंत थांबले आणि जांबुवंत जांबु म्हणतायत रामा आज तुमच्याशी काही वार्तालाप करू इच्छितो राम म्हणतायत बोल जांबुवंता अरे तू तर माझा सल्लागार आहेस तुझी प्रत्येक गोष्ट ऐकण्यासाठी माझे कान नाूसलेले असतात तुला काय माझ्याशी वार्तालाप करायचा आहे जांबुवंत म्हणतोय प्रभ तुम्ही आत्ता आत्ताच्या काळचे आणि मी मात्र बहुत अनंत काळाचा आहे प्रभ मी काय नाही पाहिलं मी काय पाहिलं नाही सांगू अहो एक काळ असा होता सत्ययुगामध्ये ज्या वेळेला पर्वतांना पंख होते आणि हे पर्वत आकाशामध्ये उडत असायचे आणि ते उडत असताना अरुणाला त्रास व्हायचा आणि म्हणून त्या अरुणाने शाप दिला या पर्वतांचे पंख कापले आणि पर्वत कसे झाले तर स्थिर झाले प्रभू काय नाही पाहिलं अहो अनंत काळाचा असणारा मी पूर्वी सापांना पाय होते आणि पंख होते म्हणून साप सुद्धा आकाशामध्ये उडत होते आपण बघितलं कदरू आणि कशच्या पर्वशींची काय अवस्था होत ही जी सगळी जी आहे ती पुढची वंशावळ आहे या सापांना पाय होते त्यांना सुद्धा पंख होते साप आकाशामध्ये उडत होते हे सगळं मी बघितलं प्रभ मी काय नाही पाहिलं मी सगळं काही पाहिलं प्रभू मी पाहिलेलं आहे पण प्रभू मी एकच गोष्ट नाही पाहिली आणि ती म्हणजे काय जे देऊन टाकलेलं आहे त्याच्यावरती क्षणकाल का हवी ना अंतकर्ण वृत्ती जाते हे आजपर्यंत मी पाहिलं नाही बरं एक अस्वल रामाला म्हणतोय आणि आता रामाला लक्षात आलं राम ज्या वेळेला त्या रावणाच्या म्हणजे आता विभीषणाच्या राजवाड्यामध्ये फिरत होते ते रावणाचं सिंहासन इतकं सुंदर होत त्याच्यावरती इतकी रत्न माणिक लावलेली होती ती एक क्षणकाल रामाने ते थांबून बघितलं याचा अर्थ वृत्ती कुठे गेली तर ती तिकडे गेली काय जांबुवंताचं सामर्थ्य लक्षात घ्या आपण त्याला अस्वल म्हणतो रामाची वृत्ती गेलेली नाही जांबुवंताला चाललं जांबूवन म्हणतोय रामा मी सगळं काही पाहिलं पण दिलेल्यावरती वृत्ती गेली हे नाही पाहिलं राम म्हणतोय खरंच चुकलं जांबुवंता पुन्हा आता शिवाची आराधना करतो आणि त्याच्यातून बाहेर येतो याला मित्र म्हणतात की जो चुकलेला असत तेव्हा सांगतो आणि आपल्याला भानावरती आणतो तो मित्र नवे की जे चुका करतच राहतो आणि जो सांगतच नाही कारण गोड बोलणं फार सोपं हो गोड बोलायला काय जाते स्वार्थ असेल तिथे गोड बोललं जातं पण जिथे अत्यंत निस्वार्थिक प्रेम आहे तिथे मात्र स्पष्ट सांगितलं जातं जांबुवंतानी जे आहे ते सांगितलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर आता रामाने आपला मोर्चा कुठे आलेला आहे तर तो सीतामाईकडे वळवलेला आहे अजूनही कुठे आहे तर अशोक मनामध्येच आहे हिने फक्त ऐकलेलं आहे की काय काय पराक्रम चाललेला आहे जेव्हा वानर दल आणि राम लक्ष्मण लंकेमध्ये आलेले आहेत सीतेला कोणीही भेटलेलं नाही ना हनुमंत भेटलेत ना एखादा वानर भेटलेला आहे ना अंगद गेलेला आहे ना जांबुवंत गेलेला आहे ना पती गेलेला आहे ना धीर गेलेला सगळं कर्म झालं रावणाचं क्रिया झालं विभीषणाचा राज्याभिषेक झाला रामानी त्याचा राजवाडा बघितला सगळं बघितलं आणि आता जेव्हा अयोध्येमध्ये परतायची वेळ आली त्यावेळेला राम गेलेच वर्णन वाचताना वाल्मिकी रामायणातलं खरंच वाईट वाटत राम तिथे गेलेत आणि राम म्हणतायत सीते तुझी शुद्धी झाली मी आता चाललो तू येतेस ये का तू येत नाहीस काही विचारलं नाही आणि म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये एक सिद्धांत येतो म्हणजे सीता केवळ दुःख भोगायला जन्माला आलेली होती तिने केवळ दुःख भोगलं तिने आनंद मानला पण खरंच रामस्त मनाली नहीं कि तू मजा बरबर कारण तर जवाबदारी है राजा है एक दशरथानंदन राजनीग के नहीं त्याग कुछ राजनी त्याग के लिए त्या राजा मन जी कहीं बंधन है तिला ही सी मान्य है मात्र तिला वाइट वाटल ती मैं माला तुम्हार बरबर चला राम मनत तू आता रावणा राज्य में रहीस अयोध्यावासियां तू मान्य होशिल का अध्यात्म रायणा कथा ये कि खरी रा मोती सीता मैं अग्निदिव्यन खोटी आली वाल्मीकि रायणाही मी मनते मी अग्निदिव्य करते चिता रचले चिता रचल तिने अग्निधे प्रवेश के लिए अग्नि शांत सीतामाईला का आणि त्यामुळे अग्निदिव्य ज्या वेळ झालं सिद्ध झालं साक्षात अग्नि म्हणतोय की ही कशी आहे तर ही पवित्र आहे गीतरामायणामध्ये एक कथा येत एक वचन येतं ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अग्नीमुळे सीता पवित्र नाही झाली किंबहुना सीतेच्या स्पर्शाने अग्नीच पावन झालं इतकंही तर सामर्थ्य आहे कारण अत्यंत जीवन कसं आहे वैराग्यान परिपूर्ण जीवन असं आहे अत्यंतिक शुद्ध अंतकरण कभी दुसर को चिंतन पूर्ण राम रूप सीता अग्नि जो है तो अग्नि ही प्रज्वल पवित्र हि पवित्री हिने का है अग्निदिव्य के अग्निदिव्या मात्र तीन सर्वान मान्य आणि मान्य झाल्यानंतर अत्यंत सन्मान आणि सगळ्या वानरदानानं आनंद झाला आणि आता सगळे कुठे निघालेत तर अयोध्येच्या दिशेने निघालेत साक्षात विभीषणही निघालेला आहे तो म्हणतोय रामा मलाही आता इच्छा आहे की तुझी अयोध्या नगरी कशी आहे आणि ती अयोध्या नगरी जी आहे ती आता मला पाहायची आहे अत्यंत कु आहे की अयोध्या नगरी कशी आहे नुसतं वर्णनच ऐकलेलं आहे काय तिथे खांब आहेत काय तिथले चौक आहेत प्रचंड मोठमोठे असणारे नाके आणि त्या ठिकाणी असणार वैभव त्या ठिकाणी अनेक हत्ती आहेत अनेक आश्व आहेत युद्धाचं जे सगळं सामर्थ्य आहे ते सर्व त्या ठिकाणी शस्त्रास्त्र आहेत पण नगरी कशी आहे ती अयोध्या आहे अयोध्या जिथे युद्धच केलं जात नाही अशी ती नगरी आहे आणि युद्ध का नाही कारण जिथे द्वैत भाव नाही म्हणून सगळे सत्वगुणाने युक्त अशी ती नगरी मला बघायचे विभीषण म्हणतोय रामानी सांगितलंय आणि म्हणून पुष्पक विना विमानामधून आलेत राम लक्ष्मण सीता विभीषण जे आहेत हे सगळे पुष्पक विमानाने आलेत हनुमंताला याची काही गरजच नाही उड्डाण एकच पुर आहे सगळे वानरे जे आहेत ते आता कुठे आलेले आहेत तर ते अयोध्येमध्ये येऊन पोचलेले आहेत आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर लगेच राम म्हणतोय की आता अयोध्येमध्ये आणण्याची गरज नाही चौदा वर्ष पूर्ण झालीत मी भरताला वचन दिले काय वचन दिले, ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी मी येईन पण वाटेत जाताना हनुमंत म्हणतोय प्रभा माझी खूप इच्छा आहे आपण काय करूया की वाटेत जाताना एक पर्वत आहे ज्या ठिकाणी माझं घर आहे आणि माझी फार इच्छा आहे की अंजनी मातेंनी तुमचं दर्शन घ्यावं प्रभा तुम्ही या रामाला असं वाटलं ज्या हनुमंतांनी आपल्यासाठी इतका पराक्रम केला त्याच्यासाठी आपल्याला जायला काय हरकत आहे आणि म्हणून राम लक्ष्मण सगळेजण कुठे आलेत तर अंजनी मातेकडे आले अतिशय अंजनी मातेला आनंद झाला अंजनी मातेने अत्यंत त्यांचं मनापासून स्वागत केलं फळं दिलेली आहेत रामाचं आणि सीतेचं पाद्यपूजन केलेलं आहे हे सगळं केलं आणि ती म्हणते की काय काय झालं मला ते युद्धामधलं ऐकायचंय आणि मग रामानी सांगायला सुरुवात केली अगं अंजनी ह्या कपिनी काय पराक्रम केला नाही चौसष्ट चौऱ्याऐंशी सहस्त्र राक्षस जो एकता मारणार आहे ह्यांनी द्रोणागिरी पर्वत आणला ह्याचा पराक्रम जो आहे तो कशाशी तुलना न करण्यासारखा अतुलनीय असा ह्याचा पराक्रम आहे प्रभू राम जे साक्षात हनुमंताचं वर्णन करताय आणि मग हनुमंताच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं की माते प्रभूंनी काय केलं असेल तर रावणाला मुक्ती दिली आणि सीते शुद्धी करून आम्ही आता कुठे चाललोय तर अयोध्येमध्ये चाललोय एवढे शब्द ऐकले आणि अंजनी माता संतापली इतकी संतापली तिला संतापनावर झाला ती म्हणतीये मी ज्या बालकाला दुधपान स्तनपान केलं कशासाठी तर एक उत्तम सेवक कसा असावा दास्य भक्तीचा आदर्श कसा निर्माण करावा यासाठी मी माझ्या स्तनातलं दूध तुला पाजलं आणि तू तुझ्या स्वामीला रणामांगणावरती यायला लावलंस याचा अर्थ तुझा पराक्रम कुठे कमी पडला अंजली मातेला असं वाटतंय की हनुमंताचा पराक्रम कमी पडला आणि म्हणून रामाला रणांगणावरती यावं लागलं आणि रावणाला रावणाचं वध करावं लागलं तिला ते पटलेलं नाही ती म्हणती आता तुझं तोंड बघण्याची माझी इच्छा नाहीये तू एक क्षण काल सुद्धा माझ्या डोळ्यासमोर राहू नकोस त्यावेळेला प्रभू राम म्हणतायत अंजनी माते रागवू नकोस तुझ्या मुलाचा कुठेही पराक्रम कमी पडलेला नाही तो अत्यंत पराक्रमी आहे किंबहुना त्याच्याशिवाय हे कार्य दुसरं कोणी करूच शकलं नसतं मी एकटा काही करू शकलो नसतो किंबहुना सर्व पराक्रम कुणाचा आहे तर त्याचा आहे पण त्यांनी ते का केलं नाही कारण त्याला नक्की माहिती होत की माझं अवतार कार्य तेवढं होतं आणि म्हणून तेवढ्या पुरतच हनुमंतांनी मला काय केलेलं आहे तर आणलेलं आहे बाकी सगळा पराक्रम कुणी केलेला आहे तर तो तुझ्या लेखांनीच केलेला आहे एवढं ऐकलं आणि मग मात्र अंजनी मातेला अतिशय आनंद झाला अत्यंत प्रेमाने तिने आपलं जे हो बालक आहे त्याला आलिंग न दिलेलं आहे इतका मोठा होता आई अजून छोटीच आहे आणि बालक मोठ झाले कसं काय तिच्या कवेत यावं पण अत्यंत प्रेमाने तिने काय केलेलं आहे तर हनुमंताला अलिंग न आहे या ठिकाणी अंजनी मातेची भेट झाली आणि पुनश्च हे लोक विमानात बसून कुठे निघालेत पुष्पक मधून तर अयोध्येच्या दिशेने निघाले अयोध्येला आले आणि आल्यानंतर पुन्हा आता हनुमंताच्या मनामध्ये आल रामाच्या मनामध्ये आलं की बारा वर्ष होत आली आहेत आता शेवटचा दिवस आहे पण हनुमंता चौदा वर्ष माझ्या भरताने राज्य केलंय मला खात्री आहे पण तरी पण जाऊन बघून ये तो कसा आहे आणि जरा त्याची चौकशी करून आणि जर चौकशी करून आलास तर मला कळेल की तो काय प्रकाराने आहे आणि मग आपण आतमध्ये जाऊ हनुमंत जे आहेत कुठे गेलेले आहेत तर भरत ज्या नंदी ग्रामामध्ये आहेत त्या नंदी ग्रामामध्ये गेले आणि बघतायत काय करत होते भरत भरत संध्याकाळची वेळ होती सूर्यास्त जवळ आलेला होता आणि अजून रामानी दिलेला शब्द पाळलेला नाही असं भरताना वाटतय कारण येण्यासाठी उशीर झाला होता आणि म्हणून भरतानी चिता तयार केली होती सूर्यास्त झाल्यानंतर चितेला अग्नि द्यायचा आणि त्यात प्रवेश करायचा तयारी आहे कारण रामाने शब्द पाळलेला नाही शब्द एवढाच दिला चौदाच वर्ष त्याच्यानंतर मी देह धारण करणार नाही तू आलंसच पाहिजे कबूल केला होतं आणि त्याचबरोबर आणलेल्या पादुका ज्या रामाच्या नावाने राज्य केलं होतं ते भरत जाण्याच्या तयारीत आहेत मुनिवे वेशामध्येच आहे जटा बांधलेलाच आहेत त्यांच्या वल्काला धारण केलेलीच आहेत नंदीग्रामामध्ये आहेत आणि हनुमंत कुठे गेलेत तर असेच नंदीग्रामामध्ये जाऊन पोचले नंदीग्रामामध्ये गेल्यानंतर अतिशय आनंद झाला भरताला सगळा जो वृत्तांत आहे लंकेमध्ये काय काय झालं कसा पराक्रम झाला राम आणि लक्ष्मण कसे होते सुग्रीव त्यांना कसे भेटले सुग्रीवानी कसं सहाय्य केलं काय प्रकारांनी मदत केली ही सगळी कथा अतिशय सविस्तरपणे हनुमंतांनी कुणाला सांगितली तर भरताना सांगितली भरताना अतिशय आनंद झाला आणि भरत म्हणतोय की राम आणि सीताना लक्ष्मणांना कुठे थांबायला सांगा या अयोध्येच्या वेशीच्या बाहेरच थांबवा तिथेच थांबलेले होते शत्रुघ्न आणि भरत जे आहेत आता धावत धावत आपला रथ घेतलेला आहे आणि कुठे गेलेत तर अयोध्येच्या वेशेच्या बाहेर गेलेले जिथे सगळे थांबलेले भरत गेलाय कडकडून पुन्हा रामाला भेटलेला आहे अलिंगाने दिले आता हनुमंत वर्णन करतायत एक काळ असा होता सापिंडे असणारे दोघेही सारखेच दिसत होते आता ही दोघे इतके सारखे दिसत होते पूर्वी फरक असा होता की भरत अत्यंत गौरवर्णाचे होते आणि राम कृष्ण वर्णाचे होते पण अस जीवन व्रतस्थ जगलेले होते आणि त्यामुळे चौदा वर्षामध्ये सगळं वर्ण बदलून गेला होता तपस्वी जीवन अंगावरती कपडे नाही बलकल धारण करणं जमिनीवरती झोपणं कंदामुळं खाणं त्यामुळे सगळं जीवन असल्यामुळे संपूर्ण कांती काळी पडलेली होती आणि म्हणून कोण राम आणि कोण भरत कळतच नव्हतं दोघेही समानच दिसत होते फक्त कृष झालेले होते आणि म्हणून जो कृष आहे तो भरत आणि बाकी जो आहे जो कृष नाही वर्णाने तर कृष्ण आहेच तो कोण आहे तर राम आहे हनुमंत वर्णन करत आहेत हता भरता शत्रु रथ जो है तो नीति अत्यंत सन्मा दोगा बसविल जानकी बसविल है, ते बसव है।, बसव है अनी राम अनी जानकीना रथात बसवनता स्वतः का है तो घोड़ा लगाम हाथले सारखी स्वतः भरत त्या रथावरती चढ़ले छतर चामले अत्यंत बरती विलक्षण प्रेम है अत्यंत प्रेमा सन्मा जानकीला जी है ते अयोध्या अयोध्या आ बोबर राम आज्ञा करता है बरता पी रथ कुछ नए तो जिथुन मी निलो ना तिथे नए और तिथे जाने उपक्रम उपसंहारा एक वाक्यता जिथून माझा वनवास सुरू झाला तिथेच मला घेऊन चल आणि म्हणून पहिल्यांदी रथ कुठे ने तर कैकेई मातेच्या महालामध्ये मा दे चौदा वर्ष पश्चात पश्चातापाने पोळलेली खर तर दुःख हलकं झालेलं आहे गेलेली होती भरताच्या बरोबर भेटायला त्याच वेळेला शांत झालेली होती रामाने बोधही केलेला होता पण तरी पण कुठेतरी चौदा वर्ष सल होता की आपण अन्याय केलेला आहे आणि म्हणून कुठेतरी दुःख होतं आणि राम सांगतायत भरताला कुठे घेऊन चल तर कैकेई मातेच्या महालामध्ये घेऊन चल राम कुठे आलेत कैके मातेच्या महालामध्ये आलेले आणि आल्यानंतर तिला म्हणतायत न त्वया मे अपराधीता काय सुंदर म्हटले की तू माते दुःख करू नकोस तू माझा कोणताही अपराध जो आहे ना तो केलेला नाही जे काही घडलं ते ईश्वराच्या लिल्यानेच घडलं ईश्वराच्या ज्या मनात आहे त्याचप्रमाणे घडलेलं आहे आणि ती त्याची लिला आहे या इकडे आल्यानंतर काय करावं काय प्रकाराने कर्म करावं आपल्या हातामध्ये नाही आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही त्याच्याच इच्छेनी होत असते बघा बरेच वेळेला असतं व्यवहारामध्ये आपल्याला एखादी गोष्ट करायची नसते एखाद्याशी बोलायचं नसतं एखाद्याविषयी निंदा करायची नसते हे सगळं मनात करायचं असलं तरी आपल्याला ते करावंच लागतं टाळता येतं का नाही कर्माने जीव बांधलेला आहे कारण जन्म घ्यावा लागेल आणि जर कर्मापासून सुटका नसेल तर ईश्वर ते कर्म करून घेणारच आहे कारण तो करीत आहे आणि तो जर करवित असेल तर या कर्माला पर्यायच नाही ना आणि म्हणून सांगतायत राम कि माते काय कर, करुझ्यातून काही अपराध माझ्या बाबतीत झालाय असं काढून टाक जे काही घडलं ते दुःख करू नकोस ही सर्व काय आहे तर ईश्वराची लिला आहे ईश्वराची लिला त्यांनी केलेली आहे आणि म्हणून आता कोणत्याही प्रकारे दुःख नको कौशल्या मातेला भेटले सुमित्र मातेला भेटले सगळ्या अयोध्या वासियांना अतिशय आनंद झाला इतका आनंद झाला की काही विचारू नका सगळीकडे आनंद गुढ्या उभारलेल्या आहेत तोरणं लावलेले आहेत रस्त्या रस्त्यांमध्ये सडे घातलेले आहेत रांगोळ्या घातलेल्या आहेत सबंध अयोध्यावासीमध्ये आनंदाशिवाय काही नाही सगळे एकच उत्सव साजरा करतायत आणि तो उत्सव साजरा कोणता म्हणजे प्रभू राम कुठे येत आहेत तर अयोध्येमध्ये आगमन होतंय आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातोय अशा ह्या आनंदामध्ये राम कुठे आलेत तर आपल्या घरी आलेले आहेत मात्यांचा जो आहे तो आशीर्वाद घेतलेला आहे आणि मग कोणाला भेटलेले आहेत तर ते म्हणजे मातेला भेटलेत आणि त्यानंतर बोलवलेलं आहे कोणाला तर वशिष्ठांना बोलवलेलं आहे वशिष्ठांना बोलवल्यानंतर त्या ठिकाणी अयोध्यावासियांनी सगळ्यांनी विनंती केली आहे आणि ती विनंती कोणती तर आता राजा रामाला अभिषेक करायचा भरत म्हणतोय रामा अजून तुझ्या पादुकास त्या ठिकाणी आहेत राम ज्या दरबारामध्ये गेलेत अयोध्येमध्ये महालामध्ये त्यावेळेला भरांनी काय केलंय त्या, के त्या पादुका आणून रामाला दिल्यात आणि त्या पुन्हा त्यांच्या पायामध्ये घातल्यात आणि म्हणतात आता हे सिंहासन तुमच्यासाठी मी रिकाम ठेवलेले या ठिकाणी तुम्ही विराज मानवा भरतांनी वशिष्ठांना विनंती केली आहे की काही करा स्वामी पण आता या माझ्या बंधूला त्याचं राज्य द्या आणि मग राज्याभिषेकाची तयारी ते सुरू झाली रामानी कुठे बसायचं ठरलं तर आता सिंहासनावरती बसण्यासाठी धार्मिक विधी करणं सगळं आहे आणि ते करताना राज्याभिषेक करायचं ठरलं राज्याभिषेक म्हणजे काय राम म्हणतो राज्याभिषेक भरता तुला असं वाटतं राज्याभिषेक करणं म्हणजे आनंद आहे अरे तो आनंद नाहीये राज्याभिषेक हा भोगासाठी नाही राज्याभिषेक म्हणजे काय राजा कोणाला म्हणतात हे मी तुला सांगतो आणि आता रामानी भरताला उपदेश कराल ज्यांनी चौदा वर्ष राज्य केलंय बरं का उत्तम जनतेचं भरत पो, भरणपोषण केलंय पण भरताच्या निमित्ताने इतरही आपल्या भावंडांना कळलं पाहिजे की राजा म्हणजे काय आहे कारण वेळ पडल्यानंतर राज्याचा कारभार आपल्या हाती घेता आला पाहिजे आणि म्हणून राजा म्हणजे काय राम म्हणतोय राजा म्हणजे भोगासाठी नाही राजांनी भोग भोगायचा नाही केवळ प्रजेचं पैसे घेणं आणि त्यावर राज्य चालवणं आणि स्वतः सुख भोगणं असं नाही तर राज्य ती राजा प्रजेला राजी करणं हे ज्याला जमतं त्याला राजा म्हणतात याचा अर्थ प्रजेची मानसिकता काय आहे प्रजा कशा प्रकारची जीवन जगू इच्छिते त्यांच्या काय इच्छा आहेत त्यांच्या काय गरजा आहेत त्यानुसार त्यांना ते देणं आणि म्हणून प्रजेला राजी करून घेणं आणि प्रजेला राजी असणं म्हणून रज्जा येते इति राजा म्हणून प्रजेला जो मान्य करतो प्रजेला जो राजी करून घेतो आणि अशा प्रकारचा जो करत व करतो त्यालाच राज राजा म्हणतात आणि असं राज्य जे आहे आता रामानी करायला सुरुवात केली यथावकाश राजा रामाचा जो आहे तो राज्याभिषेक झालेला आहे आणि राज्याभिषेक झाल्यानंतर राम आता राज्यावरती बसलेले सगळ्या अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे इतका आनंदी आनंद आहे इतका आनंदी आनंद आहे की तो आनंद वर्णन करायला शब्द नाहीत त्यांना वाल्मिकींचे पाहिजेत किंवा तुलसीदास गोस्वामींचे शब्द पाहिजेत शब्द नाही चालणार अतिशय आनंद तिथे आहे आणि मग रामायण आणखीन एक सिद्धांत आपल्याला सांगतो रामायणामध्ये वाल्मिकी असं म्हणतात प्रत्येक जीव जो आहे या संसार रूपी अरण्यामध्ये फिरतच असतो या संसार रूपी अरण्यामध्ये त्याला अनेक व्यक्तिमत्व भेटतात त्यामध्ये तानी म्हणलंय की काम रूपी रजगुणी तमरूपी तमगुणी शुरपणखा ही भेटते आणि प्रेम स्वरूपी शबरी सुद्धा भेटते दोन्ही यामध्ये आपल्याला भेटतात पण यातलं काय स्वीकारायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं म आपण शुरपणखा व्हायचं की आपण काय व्हावं शबरी सारखी भक्ती करावी हा तरी प्रत्येकानी का काय ज्याच्या घेण्याचा निर्णय आहे आणि म्हणून भक्ती म्हणजे काय पुन्हा या ठिकाणी सांगितलंय की भक्ती म्हणजे परमात्मा आहे आणि परमात्मा कसा आहे ता रे रस वैसाहा तो प्रेमस्वरूप आहे रसस्वरूपच आहे आणि म्हणून प्रेम हा आपला स्थायी भाव असला पाहिजे मग प्रेम आणि भक्ती फरक आहे की नाही आपल्याला वाटतं प्रेम आणि भक्ती सारखंच आहे का नाही फार शास्त्रांनी सुंदर सांगितले प्रेम आणि भक्तीमध्ये पुष्कळ फरक आहे प्रेम भक्तीसाठी प्रेम हवंच आहे कोना कोना प्रेम हे त्याचं भांडवल आहे लक्षात घ्यायचं कारण ते परमेश्वराचं स्वरूप आहे पण प्रेमामध्ये त्यांनी म्हटलंय अकारणता आहे आणि भक्तीमध्ये सकारणता आहे विचार नाही करत बरं आपण कधी बघा कोणाचं कोणावरती प्रेम बसणं त्याला काही ठोकताळे आहेत का व्यवहारामध्ये एक अत्यंत सुंदर मुलगी आहे इतकी सुरेख आहे पण एखाद्या कुरुप मुलावरतीच तिचं प्रेम बसतं एखादी उत्तम शिकलेली आहे पण एखाद्या आडाण्यावरतीच ती प्रेम करतो ती है, प्रेम कौना कौना प्रेम है का? आ, प्रेमा मध्य अकारणता है भक्ति मध्य अकारता नहीं भक्ति मधे जिथे जिथे उत्तम गुणाच प्रगट करण है दिव्यत्वा जेठ तेथे कर मजे जुड़ती है म्हणून ज्या ज्या ठिकाणी उत्तम गुण आहेत त्याच ठिकाणी भक्ती जी आहे म्हणून भक्तीमध्ये सकारणता आहे तर प्रेमामध्ये काय आहे अकारणता आहे प्रेमामध्ये स्वार्थ आहे बरं का आपण मान्य नाही करणार पण आहे पहा बरं माझ माझ्या पतीवरती प्रेम आहे त्या पतीवरती दुसऱ्या कोणी प्रेम केल्याला चालतं का आपल्याला अहो अगदी ज्या माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलं त्यांच्या मुलाला जन्म दिला त्यांनी सुद्धा अधिक प्रेम केलं तर आम्ही संताप संताप करतो लक्षात घ्या नाही चालत प्रेमामध्ये स्वार्थ आहे भक्तीमध्ये निस्वार्थ आहे कुठेही भक्तीमध्ये स्वार्थ येतच नाही भक्ती ये अत्यंत निस्वार्थी आहे आणि पुढे प्रेमामध्ये जीव आहे ना काय आहे तर प्रेमामध्ये खोली आहे शास्त्र म्हणतं याचा अर्थ ज्याच्यावरती माझं प्रेम आहे त्याच्यासाठी आपण बघतो हिर रांझा वासू सपना एक गेला की दुसरा जीव देतो याचा अर्थ ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यासाठी जीव देण्याची तयारी आहे त्याला खोली म्हणतात पण भक्तीचं असं नाही मा ज्याच्यावरती माझी भक्ती आहे त्याच्यावरती सगळ्यांनी भक्ती ठेवावी असं आपल्याला वाटतं आणि म्हणून मी नेहमी म्हणते तुम्ही माझ्या एकदा तरी याव गडावरती या हो आमच्या समर्थांचं वैभव काय आहे ते बघा याचा अर्थ ज्या समर्थांची प्रचिती मला आली आहे त्या समर्थांकडे सगळ्यांनी यावं असं मला वाटतं की नाही तुम्हाला सगळ्यांना वाटतं की नाही की सगळ्या आम्ही परांड्याला यावं याचा अर्थ भक्तीमध्ये जे माझं श्रद्धेचं स्थान आहे त्यावर सगळ्यांनी श्रद्धा ठेवावी असं वाटतं म्हणून भक्तीमध्ये व्यापकता आहे म्हणून प्रेम आणि भक्ती अत्यंत फरक आहे आणि अशी ही शबरी कुठे आहे ती भक्त आहे नुसती प्रेमाचं स्वरूप नाही तर ही तही भक्ती आहे म्हणून जीवनूर्पी अरण्यामध्ये आपल्याला शुरपणखाही मिळते भक्तीही मिळते जीवानी स्वरा ठरवायचं की मी यातलं काय स्वीकारावं आणि असं त्याने ते स्वीकारलेलं आहे आणि आता राजराम जो आहे तो कसा आहे तर त्या राज्यावरती बसलेला आहे पार्वती माता विचारते की रामराज्य कसं आहे या रामराज्याचं मला वर्णन करून सांगा आणि आता शिवानी साक्षात रामराज्य कसं आहे याचं वर्णन कोणाला सांगायला सुरुवात केली तर पार्वती मातेला आपण ते वर्णन उद्या ऐकूया आणि आजची केलेली सगळी सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करते तिथेच थांबते जय जय रघुवीर